श्री गणेशायन महा श्लोकार उदासीनताना इष्ट अथवा अनिष्ट काही प्राप्त झाले तरी आपल्या चित्ताची समता नेहमी कायम ठेवणे हे पहा की जो आपल्या शरीराविषयी उदास असतो जसा एक वाटसरू दुसऱ्या वाटसराने आपले स्वाधीन काही वेळ केलेले गाठोडे अभिलाष न झरता तो वाटसरू परत येईपर्यंत जतन करतो किंवा वाटे जाताना ऊन टाळण्याकरता ज्याप्रमाणे एखादा मनुष्य झाडा ते सावलीत बसतो तितकीसुद्धा असता ज्याची घराविषयी नसते ज्याप्रमाणे मनुष्याची पडछाया त्याचे बरोबर असूनही ती आहे हे ज्याच्या गावीही नसते त्याप्रमाणे नेहमी सन्नीध असणाऱ्या स्त्रीविषयी ज्याला प्रेम वाटत नाही बरे संततीविषयी म्हटले तर ती संतती म्हणजे ज्याप्रमाणे वाटस धर्मशाळेत वस्तीस राहतात किंवा गुरे दोन प्रहरी झाडाखाली बसतात त्याप्रमाणे मानतो अर्जुना जो श्रीमंत असतानाही ज्याप्रमाणे कोणी मनुष्य वाटेने जाताना रस्त्यातील एखाद्या गोष्टीविषयी केवळ साक्षीभूत असतो त्याप्रमाणे संपत्तीविषयी उदास असतो किंवा पिंजऱ्यातील राघू जसा बाळगणाऱ्याच्या आज्ञेत वागतो त्याप्रमाणे जो वेदांत उल्लंघन करीत नाही बाकी स्त्री पुत्र घर या याविषयी जो प्रीती बाळगत नाही तो ज्ञानाचे अधिष्ठान आहे असे जाण समुद्र जसा ग्रीष्मकाळी कमी होत नाही व वर्षा काळी वाढत येणे तसे त्याला लाभ व हाणे यापासून बाधा होत नाही किंवा तिन्ही काळात सूर्याचे ज्याप्रमाणे तीन प्रकार होत नाहीत त्याप्रमाणे ज्याच्या मनाला सुखदुखापासून भेद होत नाही आणि ज्याच्या ठिकाणी श्लोकार आणि माझ्या ठिकाणी अनन्यभावे अनन्य भावे करून निर्दोष भक्ती असणे एकांतात राहण्याची आवड असणे व लोकसमुदायात राहण्याची आवड नसणे जाने काया वाचा माने करून असा निश्चय केला आहे की मज ईश्वरा वाचून या जगात दुसरी चांगली वस्तू नाही ज्याच्या शरीराने वाचेने मनाने अशा कृतनिश्चयाची शपथ वाहिली आहे की या जगतात माझ्या वाचून दुसरे काही नाही फार काय सांगावे ज्याने आपले मन माझ्या स्वरूपी लीन केले त्यानेच आपले व माझे ऐक्य केले के ज्याप्रमाणे आपले पतीशी समागम करण्यास जाते वेळी मनात मुळीच शंका येत नाही त्याप्रमाणे माझ्याबरोबर ऐक्य करण्यास ज्याला शंका येत नाही ज्याप्रमाणे गंगा समुद्रास एकदा मिळाल्यावरही त्यातच मिळून असते त्याप्रमाणेच माझे ऐक्य पावल्यावरही जे सर्व करून मलाच भसतात सूर्याचे प्रभेता सूर्याबरोबर उदय होतो व असताबरोबर लय होतो हे ऐक्य जसे प्रभेसच शोभते तसेच वाऱ्याने पाण्यावर जे पाणी उसळून वर येते त्यास लोक असे म्हणतात परंतु पाहू गेला ते खरोखर पाणीच असते याप्रमाणे एकनिष्ठ होऊन जो माझी सेवा करतो तोच मूर्तीमंत अशा मनुष्यास पवित्र तीर्थे उत्तम तपोवने गुहा या ठिकाणी राहण्याची आवड असते पर्वताच्या गुहा व सरोवरांची तीरे या ठिकाणी राहावयाची ज्याला विशेष आवड असते व शहरात राहण्याचे आवडत नाही ज्याला एकांतवासाची फार आवड असते व वो मनुष्यवस्थेत राहण्याचा कंटाळ असतो तो ज्ञानाची मनुष्यरूपी मूर्तीच होय हे सुबुद्धी म्हणता तुला ज्ञानाची स्पष्टीकरणार्थ आणखी काही लक्षणे पुढे सांगतो श्लोकार्थ अकरावा अध्यात्मज्ञानात निमग्न असणे पारमार्थिक ज्ञानाचा साक्षात्कार होणे ही लक्षणे ज्ञानप्राप्ती करून देणारी आहेत म्हणून यांना ज्ञान असे म्हटले आहे आणि याहून जे उलट ते अज्ञान हवं हे पहा परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे ती ज्या ज्ञानाने दिसते त्या एका ज्ञानाशिवाय संसार व स्वर्ग ज्या ज्ञानापासून प्राप्त होतात ते अज्ञान आहे असे ज्याच्या मनाने पक्के घेतले आहे तो स्वर्गात जाण्याची इच्छा सोडून देतो संसाराविषयी कंटाळा करतो व अध्यात्मज्ञानाच्या ठिकाणी भाव धरून मन लावतो ज्याप्रमाणे एखादा वाटस्वरूप ज्या ठिकाणे अनेक वाटा फोडतात त्या ठिकाणी नीट शोध करून आडमार्ग सोडून सरळ राजमार्गाने जातो त्याप्रमाणे ज्ञानमात्राविषयी विचार करून इतर ज्ञाने टाकून देऊन आपले ज्ञान व बुद्धी अध्यात्मज्ञानाकडेच लावतो त्याचप्रमाणे इतर ज्ञान भ्रांतीमूलक आहे म्हणून जो आपले मन मेरूत मेरू पर्वताप्रमाणे स्थिर करून अध्यात्मज्ञानाकडेच लावतो असा निश्चय करून ज्याप्रमाणे आकाशात ध्रुव नक्षत्र कायम असते त्याप्रमाणे अध्यात्म ज्ञानाचे ठिकाणी जो आपली बुद्धी कायम ठेवतो त्या त्याच ठिकाणी ज्ञान वास करते या शंका नाही आणि अशा प्रकारे त्याचे मनात ज्ञान पूर्णपणे बिंबल्याबरोबर तो मदरूप होतो ज्याप्रमाणे कोणी मनुष्य जेवणाकरता पानावर बसला असता जेवण्यास सुरुवात केल्याशिवाय तो जेव्हा वयास बसला असे म्हणता येत नाही त्याप्रमाणे ज्ञानाचे प्राप्तीची इच्छा झाल्यावर ज्ञान मिळाल्याशिवाय त्याला ज्ञानी असे नाव प्राप्त होत नाही आणि तत्वज्ञानापासून जे एक फल प्राप्त होते ते ज्ञेय होय त्यावर तो आपली पूर्ण दृष्टी ठेवतो एरवी ज्ञानाचा लाभ झाल्यावर जर ज्ञेय हाती लागले नाही तर ज्ञानाचा लाभ होऊ नये न झाल्याप्रमाणे आंधळ्याने हाती दिवा घेतला असता त्याचा त्याला काय उपयोग नाही काय उपयोग आहे त्याप्रमाणे ज्ञानाचा नुसतं निश्चय करून जर आत्मदर्शन झाले नाही तर ते व्यर्थ होय जर ज्ञानाचे प्रकाशाने परमात्म्याची प्राप्ती होत नाही तर ती बुद्धी आंधळ्याप्रमाणे निरर्थक होय म्हणून त्या ज्ञानाने जिकडे पाहावे तिकडे परमात्मा परमात्माच दृष्टी स्पडतो ते ज्ञान प्राप्त व्हावे अशी ज्याला चांगली बुद्धी झाली आहे म्हणून त्या निर्दोष ज्ञानाने जाणवयाची वस्तू दृष्टीस पडते त्याच ज्ञानाने जो संपन्न झाला आहे अशा प्रकारे ज्याच्या ज्ञानाला चहोकडे ज्ञेयाशिवाय दुसरे काही दिसत नाही तो ज्ञानी आहे असे शब्दाने वर्णन करण्याचे कारण नाही ज्याची बुद्धी ज्ञानाचे प्रकाशाबरोबर ज्ञास झोंबते तो हातोहात परतत्वाची प्राप्ती करून घेतो अर्जुना तोच ज्ञानरूप आहे असे म्हटले असता त्यात आश्चर्यचे हे पहा सूर्याला सूर्य असे म्हणावे लागते का तेव्हा शोधे म्हणू लागले आता ज्ञानाविषयी अधिक स्पष्टीकरण करण्याचे कारण नाही मग गीतेचा अर्थ सांगण्याच्या अडका येतोस तू आम्हास ज्ञानाविषयी पूर्णपणे माहिती करून दिलीस हा तुझे वक्तृत्वाचा आम्हास मोठा लाभ झाला इतर कवी कोणत्याही वस्तूचे वर्णन करू लागले असता त्या वस्तूविषयी वर्णन न करता तिच्या उपांगाविषयी मोठ्या कौतुकाने फाजील वर्णन करतात हा कवींचा मंत्र तू आपले वर्तनात आगंतुकाप्रमाणे का घुसळतोस एखाद्याने जेवावेळेस बोलवून व पाट थाट करून मंडळी पानावर बसल्यावर जर तयार असलेले अन्न त्या ठिकाणावरून लांबवले तर त्याने बोलवलेल्या मंडळींचे आणखी कितीही आजारात केले तरी त्यांना त्यांचा का उपयोग सर्व गुणांनी युक्त असून जी गाय धार काढते वेळी कासे हात था घालू न देता लाथा मारते तिला फुकट कोण बाळगेल त्याप्रमाणे ज्ञानाविषयी न बोलता इतर कवी हवे तेवढे वर्णन करतात तसे तू न करता आम्हाला खऱ्या ज्ञानाची पूर्णपणे ओळख करून दिलीस ज्या ज्ञानाच्या थोड्या प्राप्तीकरता लोक योगादी साधने मोठ्या कष्टाने करतात ते ज्ञान तू उत्तम प्रकारे समजून सांगितल्यामुळे आमचे मनाची तृप्ती झाली अमृताच्या वृष्टीचे जरी सारखे सात्रे लागले तरी त्याला कुणी कंटाळेल काय व सुखाचे कोट्यावधी जरी दिवस गेले तरी ते मोजीत बसून त्याचा कुणी कंटाळा करतील काय पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे चांदण्यांच्या एका एक युगभर जरी रात्री गेला तरी चकोर पक्षी चंद्राकडे पाहण्यास कंटाळतील का त्याप्रमाणे ज्ञानाविषयी तुझ्यासारखा रसाळ वर्णन करणारा भेटल्यावर त्या ऐकण्याचा कोण कंटाळा करीन आणि श्रीमान पाहुण्याला चतुर वाढणार येणं असल्यावर त्याला जेवण पुरेसे होणार नाही व तिलाही आपण केलेले पदार्थ संपून आहेत असे वाटेल त्याचप्रमाणे आजचा हा प्रसंग आहे कारण आम्हाला ज्ञानप्राप्तीची आवड असून तुलाही ते सांगण्याविषयी उत्सुकता आहे या कारणामुळे तुझ्या व्याख्यानास चौपट बळ आले आहे तर तुला आम्ही ज्ञानाविषयी तू परिपूर्ण आहेस असे म्हटल्यावरून कसे राहू तर आता यापुढे बुद्धीचे माझरात ज्ञानाच्या लक्षणा लक्षणाविरुद्ध जे अज्ञान त्याचे वर्णन कर हे संतांचे भाषण ऐकल्यावर निवृत्ती महाराजांचे दास ज्ञानदेव म्हणाले की माझे मनात असेच आहे तशात गुरु तुम्ही मला अकेली तेव्हा आता मी व्यर्थ बडबड करत नाही हे पहा याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनास ज्ञानाची अठरा लक्षणे सांगितली मग म्हणाले ही लक्षणं ज्याचे ठिकाणी दृष्टीस स्पर्तील, त्याचे ठिकाणी वास करते असे माझे मत असून इतर ज्ञानही असेच म्हणतात आम्ही तुला तळ हातावरील आवळ्याप्रमाणे ज्ञान स्पष्ट करून दाखवले ते महाबुद्धिवंता अर्जुना आता अज्ञान ज्याला म्हणतात तेही त्यांच्या लक्षणासह स्पष्ट करून सांगतो धनंजया ज्ञान समजल्यावर अज्ञान सहज ओळखता येते कारण जे ज्ञान नव्हे तेच अज्ञान होवे हे पा दिवस संपल्यावर मग रात्रीचीच पाळी उरते कारण रात्र व दिवस या दोन वाचून तिसरा प्रकारच नाही त्याप्रमाणे ज्या ठिकाणी ज्ञान नाही तेत अज्ञान आहे असे समज तथापि अज्ञानाचे काही लक्षणे तुला सांगतो आपली प्रतिष्ठा भावी म्हणून लोक आपल्यास मान केव्हा देतील याची जो वाट पाहत असतो लोकांनी आपला सत्कार केला म्हणजे संतोष पावतो आणि गर्वाने पर्वताचे शिखराइतका चढून जाऊन कधी खाली उतरत नाही अशा पुरुषांचे ठिकाणी पूर्ण अज्ञान वास करते असे समज आणि स्वधर्माचरणाशयी पिंपळाची मुंज केल्या त्यास जो दो दोर बांधतात त्याप्रमाणे किंवा पार बांधतात त्याप्रमाणे अथवा देवळातील कोणता वाटेल त्याच्या उपयोगास येतो त्याप्रमाणे लोकात आपले कृतकर्माची प्रसिद्धी करतो आपल्या सहित असलेल्या विद्येची घडलेल्या सत्कृत्याबद्दल डांगोरा पिटतो यामुळे स्नान करून अंगास अत्तर वगैरे लावून शरीर नटवतो परंतु प्राण्यांचे पूजन करण्याविषयी कंटाळा करतो तो अज्ञानाचे खाण आहे असे समज ज्याप्रमाणे रानात वणवा पेटल्याबरोबर तो सावर जंगम विचार न करता सर्व पदार्थ जाळतो त्याप्रमाणे ज्याच्या आचरणापासून सर्व जगास दुःख होते तो सहजगत्याचे भाषण करतो ते मनुष्याचे हृदयास तीक्ष्ण पहारीते टोकाप्रमाणे भेदते व ज्याचे सर्व बेद इतर जनास विषा होणे घातक असतात ज्या ठिकाणी अज्ञान आहे फार काय सांगावे तो अज्ञानाचे माहेरघरच होय आणि ज्याचे त्याचे जिणे म्हणजे हिंसेचे आश्रयस्थानच होय भा आणि भाता फुंकला फुंकला म्हणजे जसा तो वाऱ्यानं फुकतो व तोच वारा नाही झाला म्हणजे लागली दपतो तसा लाभ झाला असता जो चढून जातो वाहनी झाली असता लगेच दुःखमग्न होतो वावटळीत सापडलेली धूळ ज्याप्रमाणे आकाशापर्यंत उंच उडते त्याप्रमाणे लोकांनी स्तुती केली असता जो हर्षाने फुकतो थेंबभर पाण्याने ज्याप्रमाणे चिखल ओला होतो आणि वारा सुटल्यावर हडकतो त्याप्रमाणे कोणी थोडी निंदा केली असता येईल जो वाईट वाटून कपाळ धरून बसतो तसे ज्याला मान व अपमान हे दोन्ही सहन होत नाहीत त्या त्या ठिकाणी पूर्ण अज्ञान वास करते असे समज जो मनात एक असून तोंडाने दुसरेच बोलून दाखवतो व एकास वचन देऊन त्याचे उलट दुसऱ्यास मदत करतो पारधी मृगास तो केवळ अपकारबुद्धीने त्यात त्याचा घात करण्याचा त्याचा विचार असतो त्याप्रमाणे जो एखाद्याचे पालन करतो परंतु आंतर्यामी त्याचा घात करण्याविषयी हेतू धरतो शेवाळ्याने लिप्त झालेली शिळा वरकांती हिरवा हिरवीगार दिसते किंवा निम्मोण्या पिवळ्या धमक दिसतात त्याप्रमाणे ज्याचे कृत्ये बाह्यातकारी मात्र उत्तम दिसतात त्या मनुष्या ते ठिकाणी अज्ञान निसंशय आहे हे तू पक्क पक्के समजून ठेव आणि गुरुकुलाचे नाव घ्यावयास त्याला लाज वाटते गुरुसेवाचा जो चिटकारा करतो आणि ज्या गुरुपासून आपल्यास विद्याप्राप्त झाली आहे त्यालाही जो मानित नाही अशा मनुष्याचे नाव घेणे म्हणजे शूद्राच्या घरी अन्नसेवन केल्याप्रमाणे पण काय करावे अज्ञानाची लक्षणे सांगताना त्याचा उच्चार करावा लागला आता या गुरु गुरुभक्ता नहीं कर प्राय दे गुरु की निंदा करना पातकड़े ये दूर होमोच्चारापस जे भय होते दूर जाए तो आता अज्ञा की दुसरी चिन्ह एक जो स्वताकर्मे करीत नहीं व मना संशय धारण करते तो रानातल्या अमंगळ विहिरीप्रमाणे होय ती विहीर कशी असते तर तिथे तोंडावर काटेरी झाडे उगवलेली असतात वा आत पुष्कळ प्राणी पडून मेल्यामुळे हाडे साचलेली असतात त्याप्रमाणे जो मनुष्य अंतर्बाह्य अशुद्ध असतो ज्याप्रमाणे अन्न उघडे आहे किंवा झाकलेले आहे हे न पाहता कुत्र्याचे खाते त्याप्रमाणे आपले किंवा दुसऱ्याचे याचा विचार न करता जो द्रव्याचा अभिलाष करतो या ग्रामसिंहाच्या ठिकाणी जसा स्त्री संघ करण्याविषयी एकांत किंवा चव्हाट्याची जागा यांचा विधी निषेध नाही तसा जो स्त्री संघाविषयी निर्लज्ज असतो स्वधर्माप्रमाणे कर्म करण्याची वेळ चुकली किंवा नित्य नैमित्य करायचे राहिले तर त्याबद्दल ज्याचे मनात शंकाही येत नाही पापचरणाबद्दल जो निसंग व पुण्यकर्माच्या आचरणाबद्दल जो निर्लज्ज असतो व ज्याचे मनात संशय भरलेला असतो आणि जो द्रव्य प्राप्तीविषयी पाप उपडण्याची चाड बाळगत नाही तो केवळ अज्ञानाचा पुतळाच आहे असे समज ज्याप्रमाणे गवताच्या काडीवर मुंगे चढले तरी ती गवताची काडी लवते त्याप्रमाणे जो अल्प लाभाकरताही बुद्धीच्या स्थिरपणापासून ढळतो डबक्यात पाय पडल्याबरोबर जसे त्यातील पाणी गढूळ होते तसा जो भयाचे नाव ऐकल्याबरोबर घाबरा होतो पुरात पडलेला भोपळा जसा हवा तिकडे वाहत जातो तसा जो मनोरथाच्या पुरात वाहत जातो वाऱ्याने वाऱ्याचे सहाय्याने धूर जसा गगनापर्यंत उंच जातो तसा जो दुःखाची गोष्ट ऐकल्याबरोबर गडबडतो वावटळ ज्याप्रमाणे कुठेही स्थिर होत नाही त्याप्रमाणे जो क्षेत्रातील तीर्थाचे किंवा शहराचे ठिकाणी कुठेही कायम राहत नाही किंवा माजलेल्या सरडास ज्याप्रमाणे वरून खाली व खालून वर जाण्याचा व्यर्थ नाद लागतो ज्याप्रमाणे पाण्याचा रांजण पुरल्याशिवाय जाग्यावर ठरत नाही त्याप्रमाणे जो निद्रेशिवाय एके ठिकाणी न राहता चोहोकडे हिंडतो व ज्याची माकडाप्रमाणे नेहमी चळवळ असते ज्या ठिकाणी अज्ञान पूर्णपणे वास करते आणि अर्जुना ज्याचे अंतरयामी आत्मसंयमाचा वाराही नसतो ज्याप्रमाणे एखाद्या ओहोळास लोंढा आला म्हणजे तो वाळूच्या बांधास जुमान नाही त्याप्रमाणे जो शास्त्र निषिद्ध गोष्टीस भीत नहीं, व्रते नहीं। जो व्रद्धे पात नहीं स्वधर्मास लाथे जुगारत व शास्त्रा ने घून दिल्ली निरुद्ध ज्या क्रिया ज्याला पापाचरणा कंटा नसतो पुण्याचरणा लेश ही महित नो आज्जे की मर्यादा खणुन टाकतो जो कूड़धर्म ओदा आज्ञा मानी नहीं व ज्याला बयान गोष्टीं चाट न्याप्रमा पोल मोकळा सुटलेला असतो किंवा वारा अफाट वाहतो अथवा रानातील फुटलेल्या पाटाचे पाणी वाटेल तिकडे जाते आंधळा हत्ती माजावा किंवा डोंगरास वणवा लागावा त्याप्रमाणे ज्याचे मन विषयाविषयी विशे, बहकलेले असते हे पा उकिरड्यावर काय टाकीत नाहीत पोळाला कोण आवडतो आणि वेशीच्या उंबऱ्यावरून कोण जात नाही ज्याप्रमाणे अन्न सत्रात वाटेल त्याने जेवावे किंवा साधारण मनुष्यास अधिकार प्राप्त होने तो वाटे तसा वा। अथ्वा ते तो ही ता गाजवा अथवा वाण्ड दुकाना को जाए ज्या अंतकरण चंचल है तैयारी संपूर्ण अज्ञा की वृद्धि होते अवंत आता व मेल्वर ही विषय की इच्छा सोड़ीत नहीं व ज्यादा योगा स्वर्गत ही विषयोप प्राप्त होते मार्गा आचरण हा लोगी करते ज्याचे सर्व श्रम विषयोपभोगांचे प्राप्ती करता असतात व ज्याला सकामकर्माविषयी सकाम शिवाय, इतर कर्मे आवडत नाहीत आणि विरक्ताचे दर्शन झाले असता तो सचिला स्नान करतो ज्याप्रमाणे कोड असलेल्या मनुष्यास आपल्या कुसक्या हाताने अन्न खाण्यास खंती वाटत नाही त्याप्रमाणे ज्याचा विषयास जरी कंटाळाला तरी तो जास्त कंटाळत नाही व कर्मफलाविषयी निरीक्ष होत नाही गाढ़ी पाठीस गाढ़ू हो लग तिने लाथा झड़न ताते नाग फोड़ तरी मागे मगे नीचाच पाठी सरतो ताप्रमा जो विषया करता जल्दा आगीत ही उड़ी घल मगेपुढ़े पहात नहीं आसन हे दूषण नसन भूषण है अनतो मृगजला लालसेने धावता धावता जरी मृगा ऊर फुटला तरी हाव कमी न होता अधिक वारे मिथ्या है, है अत त्याप्रमाणे जन्मापासून मरेपर्यंत विषय प्राप्ती करता सारखे श्रम करतो तथापि त्याबद्दल त्यास तिटकारा न येता उलटे अधिकच प्रेम सुटते बालपणी माता पित्रांचे वेळ व ते संपल्यावर तारुण्यदेश स्त्रीचे वेळ लागते नंतर स्त्रीचा उपभोग पूर्ण झाल्यावर म्हातारपण तेव्हा तेच प्रेम तो मुलाबाळावर करू लागतो जन्मांध जसा घर सोडून जात नाही तसा जो मुलाबाळातच कालक्रमण करतो परंतु ज्या स्मरेपर्यंत विषयाचा तिटकार येत नाही त्या ते ठिकाणी अज्ञानास पार नाही असे समज आता अज्ञानाची आणखी काही लक्षणे सांगतो हे पहा की जो आपले देहा आपल्या देहालाच आत्मा असे समजून कर्मे करू लागतो आणि जर एखादे कर्माचे आचरण कमी किंवा जास्त झाले तर अभिमानाने फुगू कुथुई कुथुई लागतो देवाचा प्रसाद डोक्यावर ठेवताच जसा देवाचा भगत घुमू लागतो तसा जो विद्येच्या जोरावर व वयाचे मानावर अभिमानाचा था ताठा धरून उताना चालतो आणि सर्व जगात काय तो मी शहाणा मी माझे माझेप्रमाणे चालळीत कोणाची आहे माझे बरोबरीचा दुसरा कोणी नाही मी सर्वज्ञ असून मी एकटाच या जगात ज्ञाता आहे याप्रमाणे सर्व गोष्टीबद्दल गर्व बाळगतो व्याधीग्रस्त माणसाला ज्याप्रमाणे कोणताही भोग सहन होत नाही त्याप्रमाणे दुसऱ्याचे चांगले झालेले जास्त सहन होत नाही हे पहा दिवा हा गुण वात तेवढाच खाऊन टाकून स्नेह म्हणजे तेल जाळून टाकतो आणि त्या ज्या जागी जा ठेवावा ती जागा काळी कुठं करून टाकतो पाण्याचा थेंब पडला तर तडतडतो वाऱ्याने विजतो घरात लागला तर काळीदेखील उरू देत नाही आणि कोठे उगीच थोडासा प्रकाश करतो तर तेवढ्यानेही उष्मा करावी लागतो ह्या त्याच्या गुणाप्रमाणे ज्या त्या अंगात गुण भरलेले आहेत नवजवर झालेल्या रोगास दूध हे औषध म्हणून जरी दिले तरी ते त्याचा ता ताप विकोपास ता ता नेते किंवा ताप सापास ता दूध पाजले असता ते विष होऊन तो ओकतो त्याप्रमाणे गुणवान मनुष्याचा जो मत्सर करतो व्युत्पत्तीबद्दल अहमपणा बाळगतो व तपाचरणाने ज्याचेंगी ताठा भरतो अंत्यजाला राज्यावर बसवले तो जसा अभिमानाने फुगतो अथवा अजगराने खांब गेल्यावर तो तो जसा ताठतो, तसा ज्याचे अंगी गर्वाचा ताठा भरलेला असतो जो लाटण्याप्रमाणे ताठ असून लवत नाही आणि फुरसे जसे गारोड्याचे मैत्राने उतरत नाही तसा दगडाप्रमाणे कठीण असून ज्याला द्रव येत नाही त्याचे जा जवळ अज्ञान वाढीस लागले आहे हे तुला निश्चयाने सांगतो हे धनंजया जो आपले घरदार संपत्ती देह हो, व आपला विद्यमान जन्म याच विषयी काही सुद्धा विचार करीत नाही कृतज्ञ उपकार केला असता अथवा चोरास व्यापारा करता भांडवल दिले असता किंवा निर्लज्ज मनुष्याची स्तुती केली असता ते ज्याप्रमाणे केलेले उपकार विसरतात द्वाड कुत्र्याचे कान आणि शेपूट कापून त्यास घरातून हाकून लावले तरी ते रक्त गळत असतात जसे पुन्हा त्याच घरात शिरते सापाचे तोंडात सापडून गिळला जात असताही बेळ कौतुकाने देखील माश्या गिरण्याचे विसरत नाही त्याप्रमाणे अंगात लूत भरून नवद्वारे वाहत असताही ज्याचे मनात आपली अशी स्थिती होण्याचे कारण काय याचा विचारसुद्धा येत नाही आईच्या गर्भाशयामध्ये विष्ठेच्या थरात नऊ महिनेपर्यंत जरी उकडून जातो तरी ते गर्भातील दुःख किंवा उदरातून बाहेर निघते समयीचे दुःख याविषयी जो काही स्मरण बाळगीत नाही मांडीवर घेतलेले मूल मलमूत्राच्या चिखलात लोळत असताना पाहू नये ज्याला किळस न येऊन त्रासही उत्पन्न होत नाही हल्ली ज्या जन्मात आपण आहोत तो व पुढे येणारा जन्म याविषयी ज्याचे मनात काहीही विचार उत्पन्न होत नाही आणि त्याचप्रमाणे आपले तारुण्यते भरात पुढे येणाऱ्या मृत्यूबद्दल जो काहीही काळजी बाळगीत नाही आपले जीवितचा आपले जीविता पूर्ण विश्वास अपनेसपु मृत्यु होना है यदल ज्या मना बिलकुल विचार नसतो डबके आटना नहीं अशा समझुते जसा मोटा डोहत जो पारध्या गाण्डस भूलून मृग जसा पारध्याक पहात नहीं अथवा मसाहा गमीषा आत गए न समझता तो खा मरतो कि दिव्याच्या ज्योतीने आपण जळून जाऊ असे न समजता पतंग त्यावर झडप घालतो घर जळत असता एखादा मूर्ख निद्रेच्या भरात तिकडे लक्ष न देऊन घर सोडून जात नाही किंवा ज्या अन्नात विष घातले आहे ते अन्न न समजता कोणी खातो त्याप्रमाणे जीवितांचे रूपाने हा मृत्यूचाला आहे असे जो विषय सुखाचे भरात जाणत नाही आपल्या शरीराचा पुष्टपणा रात्र व दिवस यांचा उपयोग आणि विषयापासून होणारे सुखाचे प्रौढी याशिवाय या जगात इतर सर्व गोष्टी मिथ्या आहेत असे जो मानतो परंतु बिचारा असे समजत नाही की वेश्य आपल्यास तनमन अर्पण करते ते तिथे करणे वर क्रांती असून उलट आपल्यास बुज बुजाडण्यातच हा तो मार्ग आहे वाटेने जाताना सवचोरांची गाठ गाठ पडल्यावर त्याने आपल्या स्वरकांची मैत्री दाखवणे म्हणजे ती खरोखर मैत्री नसून रानात गेल्यावर आपला प्राण घेणेच होय व मातीतेची त्रास स्नान वगैरे घालून पूजन करणे म्हणजे त्याचा नाश करणे होय पंडुरोगाने मनुष्य लठ्ठ झाला म्हणजे तो सशक्त झाला नसून त्याचे आयुष्य संपले समजावे त्याप्रमाणे जो आहार व निद्रा यात गर्क होऊन त्यापासून आपला नाश आहे असे समजत नाही सुळी करता नेत असलेला मनुष्य समोर सूळ पाहिल्यावर त्याकडे धावत जाऊ लागला म्हणजे तो आपल्या प्रत्येक पावलास मृत्यूजवळ करतो त्याप्रमाणे देह जो जो, जो वाढेल आयुष्य जो जो वृद्धिंगत होईल व जो जो, जो विषय सुखात निमग्न होईल तो तो मरण आयुष्यास जिंकील आणि मीठ ज्याप्रमाणे पाण्यात टाकल्यावर विरघळते त्याप्रमाणे जो जो आयुष्य वाढेल तो तो ते काळ जवळ आणेल व आपल्यास तो आपल्यास हाथोहत घेन जाइल समझ अर्जुना आयुषा वृद्धिपस जवर जवर है विषयाने समझते नहीं तो महाबा अर्जुना अज्ञान रूपदेशा राजा यह का शंका नहीं ज्यादा तो आयुष्या भर में पुढ़े मृत्यू बदल विचार करीत नहीं तो प्रमाण तारुण्या हाथारणा बदल कर डोंगराच्या कड्यावरून गाडी लुटल्यावर किंवा पर्वताच्या शिखरावरून झोंडा सुटल्यावर त्याला ज्याप्रमाणे हो त्या आपले पुढे काय होईल हे माहीत नसते त्याप्रमाणे जो आपल्या स्वार्धक्य येऊन आपली काय स्थिती होईल याकडे लक्ष देत नाही